पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग एक लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण शेहेचाळीसावे प्रार्थना प्रवचन जून वीस एकोणीसशे सत्तेचाळ नवी दिल्ली जून वीस एकोणीसशे सत्तेचाळ बंधूंनो आणि भगिनींनो मी उद्या सकाळी हरिद्वारला जाण्याकरता निघेन आणि संध्याकाळी पडतेन मी परतेन तेव्हा रात्र झालेली असेल असे मला वाटते यामुळे मी प्रार्थनेकरता इथे हजर तुमची इच्छा असली तर तुम्ही तरीही इथे येऊन प्रार्थना करू शकता निर्वासितांना आश्वस्त करण्याकरता मला तिथे जायचे आहे मी फारसे काही करू शकेन असे मला वाटत नाही परंतु मी माझे कर्तव्य केले पाहिजे आज कोणीतरी या लहानशा मनूला पत्र पाठवले आणि त्यात ताकीद देत लिहिले की तू जर प्रार्थनेत कुराणातील पाठ म्हणणे सुरू ठेवशील तर आम्ही तुला मारून टाकू अशा प्रकारे कोणाला धमकी देणे आपल्या परंपरेत बसत नाही आणि मनू तर अगदी लहान मुलगी आहे ती जर कुराणातील पाठ म्हणत असेल तर ती तसे माझ्या सूचनेप्रमाणे करते माझा स्वतःचा आवाज चांगला नाही जर हा विनोद असेल तर हा चांगला विनोद नाही कुराण मधील आयातींबद्दल म्हणायचे तर यासंबंधीची माझी भूमिका मी तुम्हाला सांगितली आहे या कडव्यांमध्ये आक्षेपा काहीही नाही मी त्यांचा अर्थ तुम्हाला स्पष्ट करून सांगितला आहे माझ्याबरोबर असलेला मुसलमान मित्र सांगतो की या आयाती म्हणणाराचा सैतान कधीही छळ करत नाही तुलसीदास रामाण्याचा गुण सांगत असताना हीच गोष्ट सांगतात आणि गायत्री मंत्र्याबद्दलही हीच आपली भावना आहे मग अशा धमक्या का यामुळे काय लाभ होणार आहे अशा धमक्यांचा हो। जर कोणाला फायदा होणारच असेल तर तो धमकी देण्यात आलेल्या लहान मुलीचा होईल कारण यामुळे ती अजूनच निर्मय होईल मला तुम्हाला सांगायची आहे की आपण स्वदेशी विसरलो आहो मी तुम्हाला सांगत आलो आहे की आपण जर पाश्चात्य पद्धतीची नक्कल करू तर स्वराज्याची अपेक्षा करणे व्यर्थ होईल अशा धमक्या पाश्चात्य प्रभाव दाखवतात स्वदेशीमुळे आपली हानी होत नाही आहे आपली उपासमार होत नाहीये पूर्वी जर कोणी विदेशी लोकांच्या श्रीने वागू लागला तर मी त्याला धारेवर धरत असे परंतु त्यावेळी माझा प्रभाव होता आणि बंदुकीने देशावर राज्य करता येत नाही आज माझा शब्द सलत नाही मी म्हातारा माणूस आहे मी ठिकठिकाणी पळू शकत नाही आज जरी माझा आवाज लोकांपर्यंत पोचू शकला तर मी तेच म्हणेन जे मी गत वर्षापासून मी म्हणत आलो आहे मी आता अठ्याहत्तर वर्षांचा झालो आहे परंतु मी माझे तारुण्य दक्षिण आफ्रिकेत अज्ञात वसात घालवली आहे आणि दक्षिण आफ्रिकेपासून 32 वर्ष मी जे शिकवतो आहे ते हे आहे आतापर्यंत आपण जे काही साध्य केले आहे ते पाश्चात्यांच्या मार्गाची नक्कल करून आपण गमावू स्वदेशी ही आत्म्याला आव्हान करणारी गोष्ट आहे मी संपूर्ण स्वदेशीबद्दल बोलत होतो व खादी तिच्या केंद्रस्थानी आहे असे मी आग्रहपूर्वक सांगत होतो त्यावेळी आपल्याजवळ राष्ट्रध्वज नव्हता नंतर देशातील सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करणारा तिरंगा आपण तयार केला रंगा फड़ आज तिरंगात सर्व रंग आहेत परंतु तो फडफडत नाही आपण जर त्याला हृदयात स्थान दिले तर अजूनही आपण त्याला उंचावर नेऊ शकतो आज आपण खादी वा खादीटोबी वापरत असलो तरी आत केवळ पोकळी आहे त्यावेळी मी म्हणालो होतो की केवळ विदेशी कापडच नाही तर हिंदुस्थानात तयार झालेले गिरणी कापडसुद्धा आपल्याकडता निषिद्ध आहे जो कापूर आपण इथे तयार करत नाही आणि जे फार उपयोगी आहे ते जपानमधून आयात केलेले असले तरी विदेशी राहत नाही परंतु जी गोष्ट आपण इथे तयार करू शकतो ती जर आपण जपानमधून आयात केली तर आपल्याकरता ती गोष्ट विषा समान असेल आपले करोडो लोक कापड तयार करत होते ते स्वतःच्या गरजेचे कापड तर तयार करतच होते शिवाय जहाज भरभरून कापड निर्यातही करत होते आता त्यांनी असा काय अपराध केला आहे की त्यांनी तयार केलेल्या कापसाची निर्यात व्हावी आणि त्या कापसापासून तयार केलेले कापड आयात करावे लागावे व ते कापसापेक्षाही इथे कमी भावात विकले जावे यामागे असे काहीतरी आहे की जे ऐकले तर आपल्या अंगावर शहारे उभे राहतील एक काळ असा होता की जेव्हा आपण ढिगांनी विदेशी कापड गोळा करत होतो आणि ते जाळवून टाकत होते त्यावेळी राष्ट्रीय संपत्तीचा नाश झाला असे कोणीही म्हणत नसे श्रीमती नायडूंनी आपली साडी जाळवून टाकली होती जी पॅरिसहून आली होती आणि मोतीलाल नेहरूनही आपल्या सर्व विदेशी कापडाची होळी केली होती आम्ही जेव्हा तुरुंगात गेलो तेव्हा त्यांनी मला पत्र पाठवले होते आता मला ते शोधता येणे शक्य नाही त्यात त्यांनी लिहिले होते की आता मी खरे जीवन जगतो आहे आणि मला असा आनंद मिळतो आहे की जो आनंद भवनामधील सुखसाधनांनीही मिळत नव्हता तुरुंगात त्यांना चिरुट मिळत नव्हता मद्य मिळत नव्हते आणि मांसाराही मिळत नव्हता आणि तरीही ते सुखी होते हे खरे आहे की हे फार दिवस टिकले नाही माणसाला नेहमीच उंच भरारी घ्यावीशी वाटत असते परंतु तिथे फार का स्थिरावू शकत नाही आपण पुन्हा पुन्हा उंचावर चढतो परत घसरतो परंतु आपली उंच भरारी हीच आपली आवडती स्मृती असते निदान माझ्या बाबतीत तरी असे आहे परंतु आता तो काळ कुठे आहे असे नाही की काळ बदलला आहे सद हेतूने एका व्यापाराने मला पत्र पाठवले होते आणि त्यात तो बदललेल्या काळाबद्दल खेद व्यक्त करत होता तो म्हणतो की आम्ही सर्व स्वार्थी झालो हो। आहोत आणि ब्रिटिश जात असतानाही आपल्या स्वार्थाकरता युक्त्याप्रयुक्त्या करून आपल्यामध्ये भांडण लावत आहेत त्यांना जा जर जायची आहे तर हवक सोडत नाहीत ते प्रतिष्ठितपणे का जात नाहीत परंतु ब्रिटिशांबद्दलच का बोलायचे काँग्रेस लोकसुद्धा स्वार्थी झाले आहेत समुद्रालाच आग लागली तर ती कोण विजवू शकणार मिठाने जर आपला खरटपणा गमावला तर खरटपणा आणायचा कशा नाही काँग्रेसने कितीतरी त्याग केला आहे आणि दीर्घकाळ संघर्ष केला आहे आता तो भव्यदातपणा कुठे आहे त्यांना आता अध्यक्ष आणि सचिव आहे माझ्या मते या सर्व गोष्टी पाश्चात्याचे प्रतिनिधित्व करतात मी असे ऐकले आहे की हिंदुस्थानी गिरणी कापडावर नियंत्रण आहे परंतु आयातीत विदेशी कापडाच्या विक्रीवर कोणतेही नियंत्रण नाही हे सर्व काय आहे हे स्वराज्य मी समजू शकत नाही आपण एका हाताने जे मिळवतो ते दुसऱ्या हाताने गमावतो असे दिसते ही खदाची गोष्ट आहा एका पत्र लखकाने मला पश्चिम पंजाबला आश्वस्त करण्यासंबंधी लिहिले मी तसे कल परंतु केवळ सहानुभूती दाखवल्यामुळे फारसा फायदा होणार नाही अखेरीस पंजाब असे ठिकाण आहे की जिथे लाला लजपतराय यांचा जन्म झाला होता हि शूर लोकांचे घर आह शीख लोकांचा हा देश आह शीख लोकांचं दरवार उपसणाऱ्या शौर्याचे मला कौतुक नाही निशस्त्र माणूस जो शेर दाखवतो ते खरे शौर्य असते परंतु पंजाबमधील लोक आज शस्त्र संबंधी बोलतात मी जेव्हा त्यांना विचारले की तुम्हाला पैसा पाहिजे काय तेव्हा ते, ते म्हणाले की नाही आम्हाला शस्त्र पाहिजे ही मनोवृत्तीसुद्धा पाश्चात्य आहे मला त्यांना आहे की पंजाब ने शेळ्या निर्माण करु नये तर सिंहाला जन्मदेवा मला पंजाब माहीत आहे मला पंजाबच्या स्त्रिया माहीत आहे त्या श्रीराने धष्टपुष्ट आहेत त्यांचे हृदय सुद्धा मजबूत असावे असे मला वाटते सिंहासारखे हृदय असलेले पुरुष निर्माण करण्याकरता ते येथील वातावरण पोषक राहिलेले नाही आज पंजाबमधील स्त्रियांना भडक विदेशी कापडाचा मोह होतो आहे त्यांना पारदर्शक साडे हवे आहेत पुरुष सुद्धा फार मागे नाहीत ते जरी अशा प्रकारचे धोतर नसतील तरी त्यांना त्यांच्या स्त्रियांना सुशोभित करण्याची इच्छा असते पंजाबमधील बहिणी जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा तुम्ही इतक्या सगळ्या दागिऱ्यांचे प्रदर्शन का करता आणि असा पोशाख का करता असे मी त्यांना विचारतो तेव्हा त्या ते सांगतात की आमच्या नवऱ्याचा वा वडलांचा, वा भावाचा तसा आग्रह असतो पुरुष आपल्या स्त्रियांना भावल्या का बनवतो आपण हे सर्व सोडून दिले तर आपण घाबरणार नाही आपण कुणाशी भीती बाळगतो मुसलमानांची ते जर सैतान मिळत असतील तर आपण माणूस बनूया जेव्हा मी एक गरीब बनिया घाबरत नाही तर तुम्ही का घाबरावे जास्तीत जास्त ते आपल्याला मारू शकतील त्यांना मला मारू द्या ते माझे रक्त पितील काय त्यांना तसे करू द्या त्यामुळे काही अन्नधान्य वाचेल आणि माझ्याकडून काही सेवा झाली असे मी समजेल परंतु मी सेवा करणारा कोण सेवेकरता माझा उपयोग करणारा तो ईश्वरच आहे असे मने अधिक योग्य होईल यामुळे मी तुम्हाला सांगतो की घाबरू नका प्रकरण सत्तेचाळीसावे प्रार्थना प्रवचन जून बावीस एकोणीसशे नवी दिल्ली जून बावीस एकोणीसशे बंधूंनो आणि भगिनींनो तुम्हाला माहीतच आहे की पंजाब आणि सरहद प्रांतातील निर्वासितांना पाहण्याकरता मी हरिद्वारला गेलो होतो तिथे डेरा इस्माईल खान आणि इतर ठिकाणाहून बत्तीस हजार निर्वासित झालेले आहेत तिथे वाद करायला तर वेळ नव्हता मी त्या लोकांशी पोर्ट भरून बोललो त्यांच्या छावणीतही गेलो लोकांनी मला त्यांच्याबद्दलच्या तर गोष्टी सांगितल्या तिथे दोन प्रकारचे लोक आले आहेत एक खरोखर दुःखी आणि हलाखीच्या परिस्थितीत असल आणि दुसरे खाऊन पिऊन सुखी आणि पैसेवाले परंतु त्यातील काही असे आहेत की जे दारू पितात जुगार खेळतात आणि वेगवेगळ्या मार्गाने पैसे मिळवतात अशा प्रसंगी असे वर्तन करणे त्यांना शोभत नाही असे मी म्हणेन तिथे लोक दुःखी होऊन आले आहेत आपल्या नातलगांपासून वेगळे होऊन ते आले आहेत पण आता याकरता रडून काय होणार मी त्यांना सांगितले की दुःखाची गोष्ट विसरा दुःख विसरल्याने दुःख न्यायसे होत असते तुम्हाला तर दुःखात सुख निर्माण करायचे आहे इतकी मोठी गोष्ट झाली हिंदुस्तानचे तुकडे झाले मला त्याचे दुःख आहे पण म्हणून काय मी रडू मी तुम्हाला आणि तुमच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की सर्वांनी दुःख विसरावे या 32,000 हजार लोकांनी आपली सहकारी संघटना बनवली पाहिजे त्यांनी उद्योग केला पाहिजे दारू प्यायला नको जुगार खेळू नये गांजा ओढू नये त्यांनी काही ना काही काम अवश्य केले पाहिजे शासनाची त्या सर्वांना खाऊ घालण्याची जर इच्छा असेल तरी ते तसे करू शकत नाही आज तर सोहळकडे काळाबाजार सुरू आहे आणि माणसे खरी असली तरी सर्वांना पूर्ण रेशन मिळू शकत नाही परंतु त्यांनी रडायला नको तक्रार करून रडून जेवण मिळू शकत नाही त्यांनी सहकार्याने काम केले पाहिजे दक्षिण आफ्रिकेतील ऐतिहासिक यात्रेत आम्ही दररोज 20 मैल चालत होतो बरीच माणसे बरोबर होती त्यांना देण्याकरता माझ्याजवळ एक अंश साखर आणि काही डबल रोटी होती यात एका माणसाची पोट भरत नसे 20 मैल चालून आम्ही जेव्हा पोहचत असू तेव्हा सायंकाळ झालेली असे तिथे काही चितत असल्याचे मला दिसत असे चौकशी केल्यानंतर मला आढळले की ते लोक गावतात काही पक्षी आणि खाण्यालायक काही गोष्टी वेचून होते थोडेसे मीठ घ्यायचे तिथे पाणी कुठले शिजवणे सुरू करायचे मी खुश झालो अशा उद्योगी लोकांबरोबर तर करता प्रवास करता येऊ शकतो तिथे त्यांनी जंगलातही मंगल केले होते हरिद्वारची माती तर अजूनच सुपीक आहे इथे तर ते अजूनच उद्योग करू शकतात ते असे करतील तर लोकांना त्याचा कंटाळ येणार नाही जे आश्रित असतात त्यांनी अशा प्रकारे राहिले पाहिजे की त्यांचा लोकांना भार वाटू नये एकमेकांच्या स्वप्तीने सर्वांनी वेळ काढला पाहिजे हरिद्वार पवित्र आहे असे लोक म्हणतात त्याचा त्यांनी फायदा घेतला पाहिजे असे असतानाही त्या पवित्र ठिकाणी चोरांचे अड्डे झाले आहेत आणि भिक्षावृत्तीवर धर्माचे शिक्का शिक्कामोर्तब करण्यात आले आहे हे मी कबूल केले पाहिजे एकोणीशे पंधराच्या कुंभमेळ्यात भारत सेवक समाजाच्या शिबिरात दक्षिण आफ्रिकल माझ्या सहकाऱ्यांबरोबर मला जेव्हा सेवेची संधी मिळाली तेव्हा मला अनेक दुःखद अनुभव हो आल शरणार त्यांची इच्छा असेल तर ते या स्थानाला पवित्र ठिकाण बनवू शकतात लोकांनी कोणता कोणता व्यवसाय केला पाहिजे तिथे मला काही भगिनी भ त्या शिवनगताचे काम करतात काही मानसे अशी भेटली की जे काही ना काही काम शोधून करतात मला हे आवडले मानसाने भिक्षुक व्हायला नको त्यांनी शूर व्हायला पाहिजे आणि घाबरायला नको मी काही प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नव्हतो डॉक्टर सुशिला नायअर सर्व शिबिरात गेल्या तिथे त्यांना फार घाण दिसली हे काम सरकार करू शकत नाही आपण स्वतः आपल्या साफसफाईचे काम केले पाहिजे शिबिर चांगले पसरलेले असले पाहिजे लोक म्हणतात की तिथे श्वापदांची भीती आहे मी त्यांना सांगतो की जंगली श्वापदांना काय घाबरायचे जंगली पशु तसेच माणसांना घाबरत असतात बत्तीस हजार माणसांनी भीती सोडून दिली पाहिजे तिथे वस्ती करतील तिथून जंगली पशु पळून जातील दुधात ज्याप्रमाणे खडीसाकर मिसळत त्याप्रमाणे या लोकांनी मिळून मिसळून राहिल पाहिजे माणसांना वा पश्ना घाबरत असताना तुम्हा लोकांना लाज वाटली पाहिजे जंगली पशू माणसाच्या भीतीनिपळून जात असतात असे सर्वत्र होत असत श्रद्धानंदजींनी नदीच्या पलीकडील काठावर जिथे जंगली शौबध्ये राहतात आपल्या आश्रमाची स्थापना कली होती हि तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे लक्षात ठेवा की पोलीस तुम्हाला आवश्यक तितके संरक्षण देतील धैर्य आशा शौर्य शुद्धता आणि मेहनत हे गुण कायम ठेवून सहकार्याने वागलात तर तुमचे जीवन सुखकर होईल तोपर्यंत ज्या लोकांबरोबर तुम्ही राहता त्यांच्यावर ओझे वनण्याऐवजी त्यांच्याबरोबर दुधा मिसळावी असे तुम्ही राहा मी एक दुःखद गोष्ट ऐकली आहे ती गोष्ट काबूलची आहे काबूलमध्ये जे हिंदू राहतात ते तिथल्या लोकांच्या कृपेमुळे राहतात त्यांना तिथे एक खास रंगाची पगडी घालावी लागते तिथले लोक पैशा करतात असा अत्याचार सहन करतात हे ऐकून मला फार वाईट वाटले आपण आपल्या हक्कानुसार राहू शकू तर राहायचे नाही तर नाही मी हे सहन करू शकत नाही कोणी बादशाह असेल तर आपल्या घरचा आणि मग काबूल तर का आपले घरच आहे आमचे घर आहे म्हणजे पठाणांचे घर आहे अंतर इतकेच आहे की इथे ब्रिटिश आहेत तिथे ब्रिटिशांचे राज्य नाही दक्षिण आफ्रिकेतील माझा लढाई अशाच प्रकारचा होता आम्ही त्याच्यासारखी पगडी का घालू नये आपल्या लोकांना तिथे मोकळेपणाने राहता येऊ नये ही काही सहन करण्यासारखी गोष्ट नाही काबूलमध्ये असे नसेल आणि ही अधिशक्ती असेल असे मी समजतो मी पाहीन आणि काबूलवाल्यांना विचारिन प्रकरण अठ्ठेचाळीसावे प्रार्थना प्रवचन जून तेवीस एकोणीसशे नवी दिल्ली जून तेवीस एकोणीसशे सत्तेचाळीस हिंदुस्तानची आणि प्रांतांची प्रास्ताविक फाळणी ही आपली परीक्षा आहे आजची वृत्तपत्रे सांगतात की हिंदुस्तानच्या फाळणीचे विधेयक फार मोठ्या समारंभासह संसदेत मांडले जाणार आहे आणि जो हिंदुस्तान आतापर्यंत एक दोष होता आता त्याचे दोन देश होतील हा दुःखद प्रसंग आहे आणि याकरता कोणताही समारंभ होऊ शकत नाही आम्ही अपेक्षा करत होतो की आमच्या जरी वाटण्या होत असतील तरी त्या एकाच कुटुंबातील भावाभावाच्या वाटण्याप्रमाणे होतील व काहीही झाले तरी आम्ही नेहमीकरता मित्र राहू वृत्तपत्रे जे म्हणतात ते खरे असेल तर ब्रिटनची आमचे दोन राष्ट्रात विभाजन करण्याची इच्छा आहे आणि तेही वाजत असा त्याचा अर्थ होईल हा जाता जाता त्यांनी हणलेला टोला आहे काय परंतु देशाचा मोठा भाग म्हणजे भारतीय संघराज्य जर आपले कर्तव्य पार पाडील तर ते त्यांच्या चालीने मात खातील आपल्याला कितीही नको असले तरी फाळणीपासून आपण सुटू शकत नाही परंतु आपण सरळ मार्गाने झालो पाहिजे आणि फाणी झाल्यानंतरही अल्पसंख्यक मुसलमानांना परदेशी न समजता आपण एक राष्ट्र आहो असं समजलो पाहिजे ही उच्चतर धर्माची मागणी आहे भारत हा जितका आपला देश आहा तितकाच त्यांचा दक्ष आह स्पष्टपणे याचा अर्थ असा आहे की हिंदू धर्मात आपण क्रांतिकारक बदल केला पाहिजे आपल्यावर अस्पृश्यतेचा कलंक लागलेला आहे निश्वितच ती आपली दुर्बलता आह पाकिस्तानमध मुस्लिम लीग अस्पृश्यांकरता विभक्त मतदारसंघाची लालूच दाखवत आहे असे वाचण्यात येत आह पाकिस्तानमधण्याकरता आणि इस्लामचा स्वीकार करण्याकरता हे निमंत्रण आहे काय बजौरीच्या धर्मांतरासंबंधी जे वृत्तलिकड येत असते त्यावर मी भाष्य करू इच्छित नाही मी स्वतः अस्पृश्य बांधवांकडून या गोष्टी ऐकल्या आहेत काय होईल याच्या भीतीने माझ्या मनात घर केले आहे या भीतीवर मात करण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे हिंदू धर्मातील अस्पृश्यतेच्या भूताला गाडून टाकले पाहिजे भारतात एकही अस्पृश्य असू नये सर्व हिंदू एक असावे कोणी उच्च कनिष्ठ असू नये आतापर्यंत ज्या गरीबांकडे म्हणजे अस्पृश्यांकडे आणि आदिवासींकडे आपण दुर्लक्ष केले त्यांच्याकडे विशेष लक्ष पुरवूया त्यांना शिक्षित करूया त्यांना चांगल्या प्रकारे राहता येईल हे पाहूया मतदार यादीत सर्वांचा समान पद्धतीने समावेश करूया सध्याची परिस्थिती बदलली पाहिजे तिच्या आज जरी दुरुस्ती केली पाहिजे हिंदू धर्म अशा उंचीवर पोहोचल की तो खोट्यास मुल्यांना कवटाळून बसेल व वाईट मार्गात इतरांची नक्कल करून आत्महत्येचा मार्ग पत्करेल आज आपल्यासमोर हा प्रश्न आह प्रकरण एकोणपन्नासाव प्रार्थना प्रवचन जून चोवीस एकोणीसशे नवी दिल्ली जून चोवीस एकोणीशे बंधूंनो आणि भगिनींनो या भजनात रामाच्या कृणास्पद अवस्थेची वर्णन करण्यात आले आहे कुठे रामाचा राज्याभिषक्क होणार होता आणि कुठे त्याच्यावर एकाएकी वनवसात जाण्याची वेळ आली याहून करुणास्पद अजून काय असू शकत असेच काहीतरी आता आपल्या डोळ्यासमोर घड़ते आहे, एकीकडे तर लंडनमध्ये हिंदुस्थानला उपनिव्षाच्या पातळीवरील स्वातंत्र्य देण्यात येत असल्याबद्दल आनंदाच्या जल्लोषाची चर्चा सुरु आहे तर दुसरीकडे धर्माच्या रक्षणाच्या नावावर आपल्यामध्ये सांप्रदायिक दंगली सुरु आहेत माझ्यावर टीका करणारी मला दररोज कितीतरी पत्र येत काही म्हणतात की तुम्ही हिंदूचे नुकसान करत आहात तर काही म्हणतात की तुम्ही मुसलमानांचे तुष्टीकरण करत आहात काही परिणाम होता नहीं मी ईश्वराशि इतर को ही खुश कर प्रयत्न करत नहीं कारण आप सर्व मुले आहो स आहोशा पत्र मीमा मनाली त्रास का करुक्वाध भी कि अत्याचार करु व पापपूर्ण वर्तन कर अपने धर्मचरक्षण करू शक नहीं मनो हि गोष हिन्दू और मुसलमान दोग सारखी लगू होतेट गोष मे मान्य आनंद मन सार्की ग आपल्या देशाची फाळणी झाली आहे यात समारंभ करण्यासारखे काय आहे गत साठ वर्षापासून मी शाळेत शिकत होतो तेव्हापासून हिंदू मुसलमान पारसी वा ख्रिश्चन सर्व हिंदुस्थानी आहेत असा माझा विश्वास होता आता आपल्या मातृभूमीची वाटणी झाली आहे पण याचा अर्थ असा आहे काय की आपल्या मनांचीही फाळणी झाली पाहिजे एकाच देशात राहणारे लोक वेगवेगळे वेग वेग होऊन परके कसे होऊ शकतात हिंदुस्थानात केवळ एकच प्रजा असेल आणि ती केवळ हिंदुस्थानी प्रजा असेल मी जेव्हा असे म्हणतो तेव्हा आम्ही चुकीचा इतिहास का शिकावा आम्ही दोन प्रजा नाही असेच आम्ही म्हणू मी असे म्हणतो तेव्हा लोक मला शिवाय देतात त्यांचे ऐकून मी खुणी झालो पाहिजे काय असे करून मी केवळ माझेच नुकसान करीन माणूस स्वतःचा स्वतःचा मित्र आणि शत्रू होऊ शकतो हिंदू सिंधूला नष्ट करू शकतात इतर कोणीही नाही परंतु आज चोहकडे आग, चोह आग भडकत असताना दिसते आह या आगीपासून वाचाल तेव्हा धर्म वाचल या आगीच्या जाळापासून आपण वाचू शकू तरच हिंदुस्तान वाचू शक माझी शारीरिक शक्ती क्षीण होऊ लागली आहा हा भडका सहन करण्यासारखे माझे शरीर राहिलेले नाही मी जे सांगितले सत्य आहे आणि ते सर्वांना लागू आहे सत्याचा जय आणि असत्याचा नाश हा जगाचा शाश्वत नियम आहे मी हे जे सांगतो आहे ते दुबळ्या मनाच्या करता नाही तर त्यांच्याकरता आहे जे शूर आणि निस्वार्थी आहेत ज्यांना आपल्या आयाबहिणीचे आपल्या धर्माचे रक्षण करत असताना कसे मरावे हे माहीत आहे मरणाऱ्यापेक्षा आनंदात मरण पत्काणारा अधिक धाडसी आणि शूर असतो संपूर्ण हिंदुस्थानी शौर्याची ती उंची गाठावी अशी माझी इच्छा आहे माझ्या बोती, जे सुरू आहे ते पाहून माझ्या अंगावर शहरे उभे राहतात मी कोणाला रा समजावून सांगू आपण ब्रिटिशांकडे पाहत असतो किती दिवस आपण असे राहायला पाहिजे पंधरा ऑगस्ट नंतर ब्रिटिश गेलेले असतील मग आपण कोणाकडे पाहणार आहोत पंजाबमध्ये लष्करी शासन सुरु करावे असे सुचवण्यात आले आहे सैनिक शासन म्हणजे काय हे मला माहीत आहे मी माणसाची हृदय बदलू शकत नाही मी अजूनही म्हणेन की मुसलमानांना इस्लाम वाचवायचा असेल हिंदूंना हिंदुस्तान आणि शिखांना त्यांचे गुरुद्वारा तर त्यांनी आपसात भांडणार नाही असं ठरवले पाहिजे फाळणीसंबंधी काही वाद असतील तर ते शक्तीच्या मदतीने नाही तर लवादाच्या साह्याने सोडवले पाहिजे सीपी म्हणतात की गांधी आणि काँग्रेस सरहद्द प्रांताला स्वातंत्र्य देण्याकरता तयार आहे परंतु त्रावणकोरला नाही सरसीपी सारखा विद्वान माणूस इतक्या बालिशपणाचे कसे करू शकतो त्रावणकोर जर स्वतंत्र झाला तर मग हैदराबाद काश्मीर इंदोर आणि इतर संस्थांनीही स्वतःला स्वतंत्र घोषित करतील आणि हिंदुस्तानचे तुकडेही तुकडे होतील बादशाह खानना हिंदुस्तानपासून वेगळे व्हायचे नाही ते म्हणतात की आम्ही पाकिस्तानमध्ये सामील होणार नाही मग त्यांनी हिंदूंचे गुलाम व्हायला पाहिजे काय असे म्हणतात की काँग्रेस त्यांना लाज देत जनतेचा पाठिंबा मिळवण्याकरता काँग्रेसने लाच रुचपतीचा मार्ग अवलंबिला असता तर ती टिकून राहिली नसती बादशाह म्हणतात की आधी तुम्ही तुमची घटना तयार करा त्या काळात ते आपला निर्णय घेतील परंतु सर सी पी अगदी वेगळं काहीतरी म्हणतात वायव्य सरद्ध प्रांतात तो जनतेचा आवाज आहे परंतु त्रावणकोरमध महाराज आणि त्यांचे प्रधानमंत्री हिंदूंच्या वतीन बोलत आह वायव्य सरद्द प्रांताच उदाहरण देऊन सर सी पी जनतेच्या डोळ्यात धूळ फेकू शकत नाही त्रावणकोरन घटना समितीत याव असे मी सर सी यांना सुचविन प्रकरण पन्नासाव प्रार्थना प्रवचन जून पंचवीस एकोणीसशे नवी दिल्ली जून पंचवीस एकोणीसशे सत्तेचाळ बंधूंनो आणि वायव्य वायव्यसरद्ध प्रांत आणि पंजाबमधील ज्या निर्वासितांना मी हरिद्वार इथं भेटलो त्यांनी मला सांगितले की काबूलमध्ये राहणाऱ्या हिंदूंची सहजपणे ओळख पटावी म्हणून त्यांना विशिष्ट रंगाची पगडी घालावी लागत असते यासंबंधी अफगाणिस्तानच्या राजदूताने गुलाम अहमद या वृत्ताचे खंडन करणारे लांब वक्तव्य जारी केले आहे ते म्हणतात की काबूलमध्ये असे काहीही नाही ते म्हणतात की काबूलमध्ये हिंदूंची देवळे आहेत आणि त्यांना तिथे देऊळ बांधण्याचा अधिकार आहे असे असेल तर आपल्याकरता ती अभिमानाची गोष्ट आह लाहोर अमृतसर आणि गुडगाव येथे करण्यात आलिली जाळपोळ तिन्ही समुदायांकरता हिंदू मुसलमान आणि शीख लाजीरवाणी आहे ज्या कोणत्या साधनाने शक्य असल त्या साधनाने ही जाळपोळ थांबवली पाहिजे आणि तिन्ही समुदायांना एकत्र आणली पाहिजे वृत्तपत्रांमधे मी पाहिल की काल लाहोर इथं नवाब ममदोत यांच्या घरी तिन्ही समुदायांच्या प्रतिनिधींशी एक परिषद बोलावण्यात आली होती ती मध्यरात्रीपर्यंत सुरु होती आणि दंगल थांबवण्यात याव्या अ तिशातर हि चली बार अखेरीज पाकिस्तान की उभारनी लाहौर अमृतसर राखी पर हो आय हिान सहान शहर उभारनीकर पिहड़ लगलवाये अमृतसर मध शिक सुवर्ण मंदिर आ अशा प्रकार मानूस अपनी मणुस्की विसरू शकतो आल बनते हिशो गोष आडारी परत उद्या भे तिरा जर यश आल तो शहर लष्कारी शासन सुरू कर यामुळे या, या नेत्यांचे आपण आभार मानले पाहिजे मी स्वतःच आज धर्मसंग्रात सापडलो आहे कधी मला बिहार बिहारमध्ये जाण्याची तीव्र इच्छा होते तर कधी नोवाखालीत नोवाखालीत माझ्या कामाची नुकती सुरुवात झाली होती व त्याने हिंदूंना बरीच मदत झाली होती मी बिहारमध्येही जायलाच पाहिजे माझा इथे आठ दिवस राहण्याचा विचार होता परंतु इथे येऊन मला आताच एक महिना झालेला आहे मी कुठे जायला पाहिजे आणि काय केले पाहिजे मी गोंधळलो आहे ईश्वर भक्ताकरता एक प्रकार हे चांगलेच आहे भक्ताने केवळ आजचा विचार केला पाहिजे उद्याचा नाही कारण उद्या ईश्वराच्या हातात असतो मी अहिंसेच्या मोठमोठ्या गोष्टी करतो म्हणून काही लोक मला टोबणा मारतात आणि विचारतात की मी अमृतसर वा गुडगावला का जात नाही परंतु तिथे जाऊन मी काय मिळणार आहे मी जसा आहे तसा तुम्हाला दिसलो पाहिजे अशी माझी इच्छा आहे मी गैरसमजाला कधीही बळी पडलो नाही परंतु आज जगात आणि हिंदुस्थानात फार गोंधळ आहे आणि त्यामुळे गोष्ट स्पष्टपणे पाहणे कठीण होते माणसाने सध्याच्या कर्तव्याकडे लक्ष दिले पाहिजे असे गीता म्हणत कितीतरी ठिकाणी मोठ्या प्रमाणात दंगली सुरु आहेत आणि कुठे जावे या यासंबंधीचा जा माझा निर्णय होऊ शकत नाही ईश्वर इथे मला मार्ग दाखवत नाही मी मित्रांना विचारतो अंतःकरण जेव्हा शंका कुशंकानी असते तेव्हा उत्तम गोष्ट पाहणे आणि धिराणे वागणे असते दगड फेकल्याने अजूनच गोंधळ होऊ शकतो नवाब ममदोत म्हणतात की पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना न्याय वागणूक देण्यात येईल मी त्यांच्यावर अविश्वास का दाखवा हिंदू अफगाणिस्तानामध्ये जर नागरिक म्हणून राहू शकतात तर पाकिस्तानमध्ये का नाही